श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्यापन राहावा कर्म करणाऱ्याचे कर्मफल ज्ञानीचे ज्ञानफल माझ्या स्वाधीन आहे म्हणून जे भक्ति भक्तीयोगाच्या सहाय्याने मला भास्या कृपेत गुणातीत होऊन ज्ञानप्राप्तीच्या क्रमाने मोक्षाचा लाभ करून घेतात तर मग आत्मतवाचे ज्यांनी यथार्थ ज्ञान करून घेतले आहे त्यांचे काय सांगावे अर्जुनाने विचारले नसताना सुद्धा आपले तत्वज्ञान सांगण्याच्या इच्छेने भगवान मूलं वगैरे वचनांचा विस्तार करतात या ठिकाणी सर्वप्रथम वैराग्याचे स्वरूप स्पष्ट करण्याच्या निमित्ताने वृक्षाचे रूपन संसाराच्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत कारण संसारातून विरक्त झालेल्या संसारा पुरुषाला भगवंताचे तत्वज्ञान जाणून घेण्याचा अधिकार आहे अन्न्यांनाही म्हणून भगवान सांगतात की श्लोक पहिला सर्वात वर आणि खाली शाखा असलेला हा पिंपळाचा वृक्ष अक्षय स्वरूपाचा आहे वेदांचे छंद ही या वृक्षाची पाने आहेत या वृक्षाला तत्वत सु वेद जाणणारा वेदज्ञ होय भाष्य या संसार वृक्षाची मुळे वर आहेत काळाची सूक्ष्मता सर्वांचे कारण नित्य आणि महान असल्याने अव्ययमाया शक्ती सहित असलेले हे ब्रह्म सर्वात आहे असे म्हणतात हे या वृक्षाचे मूळ आहे म्हणून या संसार वृक्षाला वरमुळे असलेला वृक्ष असे म्हणतात वर मूळ आणि खाली शाखा कठोपनिषद दोन तीन एक या वचनाप्रमाणे हे, हे सिद्ध होते पुराणामध्ये सुद्धा असेच सांगितले आहे व्यक्त रूप मुळापासून निर्माण झालेले आणि त्याच्या अनुग्रहाने वाढलेले बुद्धियुक्त प्रमुख शाखेने युक्त मध्ये इंद्रिय रूप घरटी असलेला महाभूत रूप शाखा आणि उपशाखा असलेला विषयरूप पाने असलेला धर्म आणि अधर्म रूप सुंदर फुले असलेला त्याचप्रमाणे सुखदुःखरूपी फळे ज्याला लागली आहेत असा सर्व भूतांचे आश्रयथान असा अति ब्रह्मवृक्ष आहे हे ब्रम्हवन आहे त्यामध्ये ब्रह्म सदैव राहते याप्रमाणे या वृक्षाचे या ज्ञानरूप श्रेष्ठ तलवारीने छेदन भेदन करून आणि आत्म्याला आवडीचा लाभ करून देऊन पुन्हा तेथून परत फिरणारा आहे वगैरे महाभारत अश्वपर्व सत्तेचाळीस बारा पंधरा वर्णन महाभारतात सुद्धा आलेले आहे याप्रमाणे वरती मूळ आणि खाली शाखा असा हा माया वृक्ष आहे अर्थात महत्त्व अहंकार तन्मात्रा वगैरे शाखांप्रमाणे खाली आहेत याप्रमाणे खाली शाखा असलेला आणि दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा न टिकणारा असा हा क्षणभंगूर अश्वस्थ वृक्ष असून त्याला अव्यय असे म्हणतात हा मायामय अनादिकाळा बसून चालत आला आहे म्हणून या वृक्षाला अव्यय असे म्हटले आहे हे संपेषण आहे पानाप्रमाणे संरक्षण करणारी या वृक्षाची पाने आहेत पाने वृक्षाचे संरक्षण करतात त्याप्रमाणे वेद धर्म अधर्म त्यांचे कारण आणि त्यांचे फल प्राप्त करून देणारे आहेत संसार रूपी वृक्षाचे रक्षण करणारे आहेत यामुळे विस्तृतपणे सांगण्यात आलेला असा हा संसार वृक्ष आहे याच्या मुळासहित त्याला जो जाणतो तो वेदांचा अर्थही जाणणारा असतो कारण मुळासहित या वृक्षाच्या अतिरिक्त अन्य जाणण्यास योग्य असणारी अणुमात्र याप्रमाणे जो वेदार्थ सांगतो तो सर्वज्ञ म्हणून मानला जातो याप्रमाणे समूळ वृक्ष रूप प्रशंसा करण्यात आली आहे या संसार वृक्षाच्या अन्य अवयवांसंबंधी कल्पना स्पष्ट करण्यात येत आहे शलोक दुसरा या संसार वृक्षाच्या तीन गुणांनी विकसित झालेल्या आणि विषयरूपी अंगुरांनी युक्त असलेल्या विस्तृत शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत या मनुष्य लोकात क्रमांक सर्व लोकात व्याप्त आहेत भाष्य उत्पत्तीला कारण असलेले सत्वर या तीन गुणांनी वृद्धिंगत झालेल्या स्थूल भावाला प्राप्त झालेल्या विषयरूपी कुंभ असलेल्या वृक्षाच्या पुष्कळ शाखा आहेत म्हणजे की ज्या आपल्याला ज्ञान आणि कर्म यांच्या अनुरूप ज्ञान आणि कर्म यांचे फळ प्रदान करणाऱ्या योनी आहेत अगदी खालच्या स्तरावर असलेल्या मनुष्यापासून स्थावरपर्यंत आणि वरच्या भागात धर्म विश्वकर्त्या वृक्षापर्यंत वृक्षांच्या शाखांप्रमाणे फैलावलेली आहेत कर्मफलरूप देहादी शाखा शब्दादी विषय अंकुराप्रमाणे निर्माण झाल्याचे दिसत आहेत म्हणून शरीररूपी या शाखा म्हणजे विषयरूपी कुंभांनी युक्त आहेत या संसार रूपी वृक्षाचे श्रेष्ठ असे उत्पत्ती कारण यापूर्वीच सांगितले आहे या कर्मफळापासून निर्माण होणारा राग द्वेषा ज्या या वृक्षाच्या मुळाप्रमाणे आहेत त्या धर्म अधर्म विषय निर्माण होणाऱ्या प्रवृत्तीचे आणि अन्य भावांचे कारण होते ते या मनुष्य कर्मानुरूप वासनारूपी मुळे देवादिकांच्या पेक्षेपेक्षा खाली अगर अविच्छिन्नपणे विस्तरलेली आहेत पुण्य अगर पापरूप कर्म हे ज्यांचे अनुबंध आहे म्हणजे मागे येणारे आहे अर्थात ज्याच्या उत्पत्तीप्रमाणे आचार करणारा त्याला कर्मानुबंधी असे म्हणतात या ठिकाणी मनुष्याच्या विशेष रूपाने कर्मामध्ये जो ज्ञात अधिकार आहे ते कथन करण्यात आले आहे या प्रमाणे वर्णन केलेला हा संसार वृक्ष आहे श्लोक तिसरा या संसार स्वरूप असे आहे तसे ते या ठिकाणी दिसत नाही कारण या वृक्षाचा आरंभ आणि अंत कळत नाही त्याची स्थितीही चांगल्या प्रकारे कळत नाही म्हणून दृढ मुलं असलेल्या संसाररूपी पिंपळ वृक्षाला वैराग्य रूपीशास्त्राने तोडून भाष्य या ठिकाणी तो पाहता येत नाही याचे कारण असे की स्वप्नात पाहिलेली वस्तू किंवा मृगजळातील पाणी आणि माया रचित गंधर्व नगराप्रमाणे पाहता पाहता तो नष्ट होतो यामुळे या वृक्षाचा या अंत अर्थात अखेरच्या अवस्थेपर्यंतही अवस्था त्याला नाही त्याप्रमाणे याचा प्रारंभ देखील नाही अर्थात या ठिकाणी या वृक्षाचा प्रारंभ होऊन हा वृक्ष पुढे विकसित होत आहे असे कोणालाही जाणता जोगे नाही याबरोबर मधली स्थिती ही आला नाही याचा अर्थ आधी आणि अंत या यामधील स्थिती नामक अवस्था कोणालाही ज्ञात नाही या प्रकारे सुविरूढ मुलं या वृक्षाची मुळे अत्यंत घट्ट होऊन बसली आहेत चांगल्या प्रकारे संघटित झाली आहेत याप्रमाणे संसार रूप अश्वत्थ नामक वृक्ष असंगरूपी शस्त्राने तोडून टाकावा लागतो उत्तरेष्णा वित्तषणा लोकेशुणा यांचा विराम होणे याला असं म्हणतात अशा असंघरूपी शस्त्राने परमेश्वराच्या समोर असावे असा जो दृढ निश्चय करण्यात आला आहे आणि विवेकाने अभ्यासरूपी दगडावर घासून जे धारदार केले आहे त्याने या संसार रूपी वृक्षाचे बीजासहित छेदन करता येते म्हणून श्लोक चवता त्यानंतर या, या परमश्रेष्ठ असलेल्या परमेश्वराचा चांगल्या प्रकारे शोध घ्यावा आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती वाढली आहे ज्याला प्राप्त झालेले पुरुष पुन्हा या संसाराला प्राप्त होत नाहीत त्याच आधी पुरुषाला भाष्य त्यानंतर या वैष्णव पदाचा शोध घेतला पाहिजे अर्थात त्याला जाणले पाहिजे की ज्या पदावर पोहोचलेला पुरुष पुन्हा संसारात येत नाही पुनर्जन्म घेत नाही अशा या पदाचा शोध कसा घेतला पाहिजे ते सांगतात पद या शब्दाने ज्याचे दर्शन या ठिकाणी आहे त्या आधी पुरुषाला मी शरण आहे अशा भावाने असे शरणागत होऊन त्याचा शोध घेतला पाहिजे असा हा पुरुष तरी कोण आहे त्याबद्दल सांगतात की ज्या पुरुषाच्या मायाच्या योगाने तयार झालेल्या इंद्रजालाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे प्रकट झाली आहे असे हे परमश्रेष्ठ पद पुरुष कसे प्राप्त करतो त्याबद्दल सांगतात लोकपाचवा ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे ज्यांनी आसक्तीसारखे दोष जिंकले आहेत जे परमात्मा स्वरूपा सदर्व स्थित आहेत ज्यांच्या सर्व कामांना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत सुख आणि दुःख नामक दोन्द पासून जे मुक्त झालेले आहेत असे ज्ञानी लोकही त्या अभिनाशी श्रेष्ठ पदाला प्राप्त होतात जो भाष्य जो मान आणि मोह यापासून मुक्त आहे ज्याचा अभिमान आणि अज्ञान नष्ट झालेले आहे अशा तऱ्हेने मान मोह यांच्यापासून जो अलिप्त झाला आहे जो जितसंग दोष त्याने आसक्तिरूप दोष जिंकला आहे जो नित्य अध्यात्म विचारामध्ये मग्न असतो नेहमी परमात्म्याच्या स्वरूपाची इच्छा करणे तत्पर असतो आहे ज्याच्या सर्व कामना मुला सहित नाही जो सुख दुःख नामक प्रिय आणि अप्रिय आदी दोन्वांपासून मुक्त झाला आहे असा मोहरहित ज्ञानीपुरुष आता वर्णन केलेल्या अविनाशी पदाला प्राप्त होतो या पदामध्ये विशेष काय आहे ते सांगतात श्लोक सहावा ज्या पदाला प्राप्त झालेले पुरुष पुन्हा संसारात पदार्पण करीत नाहीत ते माझे घर असे आहे की त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही चंद्रकाय अग्निसुद्धा प्रकाशित करू शकत नाही भाष्य या ठिकाणच्या तत पदार शब्दाचा संबंध पुढे येणाऱ्या धाम या शब्दाशी आहे त्या धाम स्थानाला सर्वांना करण्याची शक्ती असून सुद्धा सूर्य प्रकाशित करू शकत नाही त्याचप्रमाणे चंद्र आणि पावक अग्निसुद्धा प्रकाशित करू शकत नाही अशा ज्या परमश्रेष्ठ म्हणजे वैष्णवपदाला प्राप्त झाल्यावर मनुष्य पुन्हा परत फिरत नाही ज्याला सूर्यादी ज्योती प्रकाशित करू शकत नाही असे हे माझे विष्णूचे परमश्रेष्ठ स्थान आहे ज्या ठिकाणी गेला असता परत फिरत नाही असे म्हटले आहे पूर्वपक्ष वस्तुत सर्व गती पुनरागमनशील असतात त्याप्रमाणे सर्व संयोग वियोगमय असतात हे प्रसिद्ध आहे असे असता असे कसे सांगितले जाते या स्थानाला प्राप्त झालेल्या पुरुषाचे पुनरागमन होत नाही लोकसात्वा या जीवांच्या देहामध्ये असलेला सनातन आत्मा हा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत असलेल्या मन आणि अन्य पाच इंद्रियांचे आकर्षण करून घेतो भाष्य या जीवलोकामध्ये संसारात जी जीवरूप शक्ती आहे तिला कर्ता भोगता असे म्हणतात ती शक्ती मी जो परमात्मा त्या माझा एक सनातन अंश आहे अर्थात त्याला अंग भाग एक प्रकारे जे काही म्हटले जाते ते सर्व एकच आहे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब जलरूप निमित्ताचा नाश होताच सूर्याला प्राप्त झाले असले तरी ते परत येत नाही त्याप्रमाणे परमात्म्याचा हा अंश सुद्धा त्या परमात्म्याशीरत नाही किंवा घटादी उपाधीमुळे मर्यादित झाल्यामुळे घटामधील आकाश हा आकाशाचाच एक अंश आहे तो अंश घटाधिकांच्या निमित्ताचा नाश होताच तो आकाशालाच प्राप्त होतो तेथून पुन्हा परत फिरत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी आहे असे समजावे म्हणून निवर्तन ते गीता पंधरा सहा ज्या ठिकाणी गेल्यावर पुनरागमन नाही असे म्हणणे उचित आहे पूर्वपक्ष अवयव रहित परमात्म्याचा अवयव एक विभाग किंवा अंश कसा असू शकेल कदाचित परमेश्वराला अवयुक्त आहे असे मानले त्या परमात्म्यासा नाश, परमात्म्यासा नाशा नाशा तर त्या अवयवाचा विभाग छेद परमात्म्याचा नाश परमात्म्याच्या नाशाचा प्रसंग प्राप्त होईल उत्तर हा दोष नाही कारण अविद्याकृत उपाधीमुळे मर्यादित एक देश हा देखील एक अंश समजण्यात आला आहे ही गोष्ट क्षेत्राध्यात दाखवून दिली आहे या प्रकारे माझा अंश आहे असे मानण्यात येणारा जीव संसार हे शरीर सोडून कसा जाईल हे सांगताना म्हणतात मन हे सहावे आहे अशी कान वगैरे इंद्रिये आपल्या गोलकरूप प्रकृतीमध्ये स्थिर राहून हा जीवात्मा त्यांना आकर्षित करून घेतो जीवात्मा कोणत्या काळे आकर्षित करतो शोक आठवा गंधांच्या स्थानापासून गंध ग्रहण करून तो वायू जसा घेऊन जातो त्याप्रमाणे या देहाधिकांचा स्वामी जीवात्मा ज्या शरीराचा त्याग करतो त्यातील मनासह इंद्रियांना ग्रहण करून ज्या प्रकारचे शरीर धारण करतो त्या शरीरात भाष्य जेव्हा देहाचा स्वामी जीवात्मा शरीर सोडून जातो तेव्हा देह आकर्षित करतो यापूर्वीचा आणि हा श्लोक यांच्या अर्थाची संगती लावावी म्हणून श्लोकाच्या दुसऱ्या चरणाचे विवरण प्रथम करण्यात आले आहे त्याप्रमाणे जेव्हा त्या हा, हा जीवात्मा पहिल्या शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रतिष्ठित होतो तेव्हा मनासहित या सहा इंद्रियांना देखील बरोबर घेऊन जातो तो कसा जातो हे सांगताना म्हणतात की वारा गंधस्थानातील खुलातील गंध घेऊन जातो त्याप्रमाणे हा जातो की मनासहित सहा इंद्रिय आहेत श्लोक न हा जीवात्मा त्वचा जीवात्मा कान नेत्र त्वचा जीव आणि नाक यापैकी प्रत्येक इंद्रिय आणि त्यांच्या बरोबर मन यांचा आश्रय घेऊन शब्दादी विषयांचे सेवन करण्याचे कार्य करतो या प्रकारे देहातील जीवात्मा शरीरापासून श्लोक राहावा या शरीराला सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात स्थित असलेल्या अथवा विषयांचा भोग घेणाऱ्या तीन गुणांनी युक्त असलेल्या जीवात्म्याला अज्ञानी लोक जाणीत नाहीत परंतु ज्ञानरूपने प्रथम प्राप्त झालेल्या शरीराचा त्याग करून जाताना किंवा शरीरामध्ये स्थित राहून शब्दादी विषयांचा भोग भोगून किंवा सुख दुःख मोह वगैरे युक्त असून थोडक्यात या प्रत्यक्ष दिसत असतानाही अज्ञानी मूढ लोक या आत्म्याला दृष्ट अदृष्ट विषय भोगाच्या लालसेमुळे बळाने चित्त आकृष्ट करीत असल्याने अनेक प्रकारे मोहित होतो पाहत नाही ही अत्यंत दुःखदावस्था आहे या प्रकारे भगवंत खंत प्रकट करतात परंतु प्रमाणशुद्ध शुद्ध ज्याला आहे अर्थात ज्याला विवेकदृष्टी प्राप्त झाली आहे तो या आत्म्याला पाहू शकतो श्लोक अकरावा प्रयत्न करणारे योगी सुद्धा आपल्या हृदयात प्रतिष्ठित असलेल्या या आत्म्याला तत्वतः जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केलेले नाही असे अज्ञानी प्रयत्न करून सुद्धा या आत्म्याला जाणत नाहीत प्रयत्न करणारे ज्यांचे पाहतात या वृत्तीने आत्मस्वरूपाचे साक्षात दर्शन घेऊ शकतात परंतु ज्यांनी तप आणि इंद्रिय संयम वगैरे योगाने आपल्या अंतकरणावर काहीही संस्कार केलेले नाहीत जे वाईट आचरणापासून परावृत्त झालेले नाहीत जे अशांत आणि अहनदर्पयुक्त आहेत असे अविवेकी पुरुष शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून सुद्धा आत्म्याला अनुभवू शकत नाहीत सर्वांना प्रकाशित करणारा अग्निसुद्धा ज्या परमपदाला प्रकाशित करू शकत नाहीत ज्या परमपदाला प्राप्त झालेले मोक्षाची इच्छा करणारे लोक पुन्हा संसारात प्रवेश करीत नाहीत घटातील आकाश महाकाशाचा एक अंश आहे अशा उपाधियुक्त भेदाने विभिन्न झालेला जीव ज्या परमपदाचा अंश आहे त्या परमपदाचे सार्वभौमत्व आणि सर्व व्यवहाराचा आधार यांचे स्पष्टीकरण करण्याच्या इच्छेने भगवंत चार श्लोकात संक्षेपत विभूती वर्णन करीत आहेत श्लोक बारावा जे तेज सूर्यामध्ये आहे ते सर्व जगाला प्रकाशित करते तसेच जे तेज चंद्रामध्ये आहे ते तेज अग्नीमध्ये आहे ते तेज माझेच आहे असे समज भाष्य ज्या तेजाने आदित्याचा आश्रय केला आहे म्हणजे सूर्याचे जे तेज आहे त्या तेजाने तो जगाला प्रकाशित करतो असाच प्रकाश देणारे तेज चंद्रामध्ये आहे आणि अग्निमध्ये आहे ते तेज म्हणजे माझी विष्णूची ज्योती आहे असे समज किंवा जी चैतन्यमय ज्योती सूर्य चंद्र आणि अग्निमध्ये स्थित आहे त्या ज्योतीला तू माझी ज्योती आहे असे समज पूर्व ती चेतनमय ज्योती तर चराचर सर्व समरूपाने आहे असे असता ते तेज सूर्यामध्ये आहे इत्यादी असे विशेषत्वाने कसे सांगण्यात आले आहे उत्तर सत्व स्वच्छतेपेक्षा अधिक अशी अधिकता असल्याने यामध्ये दोष संभवत नाही कारण सूर्यादिकांमध्ये सत्व अत्यंत प्रकाश महान स्वच्छता आहे त्यामुळे ब्रह्मज्योती अत्यंत प्रभासित होते त्यामुळे ब्रह्मज्योती अत्यंत प्रतिभासित होते त्यामुळे त्या ज्योतीचे त्या विशेषपणा सांगितले आहे की ब्रह्मज्योती म्हणजे अधिक काही आहे असेमुळेच नाही संसारी जीवनात असे दिसते की समान वृत्ती ने, स्थित होऊन सुद्धा लाकूड अगर भिंत यामध्ये आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत नाही परंतु आरसा वगैरे चकचकीत पदार्थामध्ये तो पदार्थ जितका स्वच्छ अधिक स्वच्छ असतो त्यामध्ये त्याप्रमाणे स्वच्छ अगर अधिक स्वच्छ असे प्रतिबिंब दिसते तीच अवस्था या विषयाबाबत सुद्धा आहे श्लोकतेरावं मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून स्वतःच्या तेजाने सर्व भूत मात्रांना धारण करतो आणि रस्त्या होऊन सर्व औषधी वनस्पतींना पुष्ट करतो भाष्य मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होलाने कामना आणि आसक्त असे रागाला धारण करणारे ऐश्वर बल पृथ्वीमध्ये आहे त्या बलामुळे भार धारण करणारे पृथ्वी खाली पडत नाही आणि भस्मही होत नाही आणि भग्नही होत नाही सर्व जगाला मी धारण करतो ही गोष्ट मंत्रांनी देखील स्पष्ट केली आहे ज्यामुळे ही द्युर्लोक व भारवती पृथ्वी दृढ आहे संहिता चार एक आठ तेरा म्हणून मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन चराचरमात्रा धारण करतो तसेच मी रसपूर्ण चंद्र होऊन पृथ्वीमध्ये उत्पन्न होणारे धान्य सर्व औषधी वनस्पती यांचे पोषण करतो अर्थात त्यांना पुष्ट आणि स्वादमय करतो जो सर्व आत्मा आहे रसहाजचा स्वभाव आहे जो सर्व रसांचे उत्पत्ती स्थान आहे असा हा चंद्र आहे तो आपला रस वनस्पतीमध्ये पसरवून देहाचा आणि अपान यांच्या योगाने चतुर्वेद अन्नांचे पचन करतो भाष्य मी सर्वांच्या पोटात राहणारा जिठाग्नि होऊन अर्थात हा वैश्वानर अग्नि सर्व पुरुषांच्या पुरु, आत आहे त्याच्या सहाय्याने अन्न पचते हृदारण्यक पाच नव एक इत्यादी श्रुती वचने ज्याचे वर्णन करतात तो मी वैश्वार वैश्वानरनामक अग्नी होऊन प्राणी मात्रांच्या शरीरात राहून किंवा प्रवेश करून प्राण आणि अपान वायूच्या संमिलनाने भक्ष भोज्य लेह आणि जोश्य असे चार प्रकारचे अन्न पचवतो वैश्वानर अग्नी भोगता खाणारा आहे तर सोम खाल्ले जाणारे अन्न आहे हे सर्व जगत अग्नि आणि सोमस्वरूप आहे याप्रमाणे पाहणारा मनुष्य अन्नाच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याप्रमाणे श्लोक पंधरावा मीच सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या हृदयात प्रविष्ट होऊन राहतो माझ्यापासूनच स्मृती ज्ञान व या दोघांचा अभावही सर्व वेदांच्या माध्यमातून जाणण्यास मीच योग्य आहे तसेच वेदांचा कर्ता आणि वेदांचा ज्ञाता देखील मीच आहे भाष्य सर्व प्राणीमात्रांचा आत्मा होऊ मी त्यांच्या शरीरामध्ये स्थिरपणे राहतो म्हणूनच सर्व प्राणीमात्रांची स्मृती ज्ञान आणि त्यांचा अभाव सुद्धा मी आत्महत्यामुळे केला जातो अर्थात गुण्यकर्म करणाऱ्या प्राणीमात्रांना त्यांच्या पुण्यक्रमाप्रमाणे ज्ञान आणि स्मृती प्राप्त होते त्याचप्रमाणे त्यांचा पापक्रमानुसार माझ्याकडून लोक देखील केला जातो यद आदित्यगतम तेज गीता पंधरा बारा इत्यादी चार श्लोकांच्या माध्यमातून नारायण नामक भगवान ईश्वराच्या विशेष आणि उत्तम उपाधी युक्त असलेल्या विभूतींचे स्पष्टीकरण करतात आता अक्षर आणि अक्षर या दोन्ही उपाधी अलग आहेत असे सांगून उपाधीरहित शुद्ध परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चितता करण्याच्या इच्छेने पुढील श्लोकाला प्रारंभ केला जात आहे यामध्ये पहिल्या पुढे सर्व अध्यायांमध्ये संपूर्ण अभिप्रायाचे तिने विभाग करून सांगण्यात आले आहेत श्लोक सोळावा या लोकात नाशवंत आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत सर्व भूतमात्रांची शरीर नाशवंत असून जीवात्मा अविनाशी आहे असे म्हटले जाते भाष्य या लोक निराळे ओळखले जातात यामध्ये एक नाशवंत अक्षरपुरुष असून दुसरा त्याच्या विपरीत म्हणजे अक्षरपुरुष आहे ही या भगवंताची मायरूप शक्ती आहे क्षरपुरुषाच्या उत्पत्तीचे ते बीज आहे याप्रमाणे संसारी जीवांची इच्छा आणि कर्म वगैरे या संसाराचा आश्रय आहे त्याला अक्षर पुरुष असे म्हणतात ते दोन पुरुष कोण आहेत ते भगवंत सा, सांगत आहेत सर्वभूत मात्रम अर्थात प्रकृतीचा संपूर्ण विकार विस्तार म्हणजे क्षरपुरुष होय आणि कुटस्थ अर्थात कूट राशीप्रमाणे स्थित आहे अथवा कूट आहे ज्या योगे फसवणूक व कुटिलता हे बऱ्या दिसतात वर सांगितलेल्या माया आदी अनेक प्रकारांनी स्थित आहेत त्याला कुटस्थ म्हणतात संसाराचे रहित असल्याने तो कुठस्त नाशवंत होत नाही म्हणून त्याला अक्षर अशी संर आणि अक्षर या दोघांपेक्षा निराळा किंवा क्षर अक्षर रूप या दोन उपाधी दोषापासून अलग आहे तो नित्य शुद्ध बुद्ध बुद्ध आणि मुक्त स्वभावी आहे श्लोक सतरावा उत्तम पुरुषच्या दुसराच आहे तो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे भरणपोषण करतो तो अविनाशी परमेश्वर या प्रकारे सर्वश्रेष्ठ म्हंटला आहे भाष्य उत्तम अतिशय उत्कृष्ट असा तो पुरुष निराळाच आहे अर्थात या दोघांपेक्षा निराळा विलक्षण आहे त्याला परमात्मा असे म्हणतात तो ईश्वर अविद्येतून निर्माण होणाऱ्या शरीरादी आत्म्याच्या अपेक्षा आणि सर्व प्राणीमात्रांचा आत्मा अंतरात्मा आहे म्हणून वेदांता त्याला परमात्मा असे म्हंटले आहे ज्याचे विशेषत्वाने निरूपण करताना भगवान म्हणतात जो पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीनही लोकांना आपल्या चैतन्य रूपी शक्तीने त्यांच्यामध्ये प्रवेश करून केवळ स्वरूप सत्ता मात्रेच्या योगाने त्यांना धारण करतो तो अविनाशी त्याचा कधी नाश होत नाही असा तो नारायण नामक सर्वज्ञ सर्वांचे नियंत्रण करणार आहे या ईश्वराचे पुरुषोत्तम हे नाव प्रसिद्ध आहे हे नाव त्याला का देण्यात आले त्याचा हेतू आणि उपत्ती सांगून हे नाव कसे सार्थ आहे ते दाखवण्याच्या निमित्ताने भगवान आपले स्वरूप नि अतिशय निरतिशय ईश्वर आहे असे स्पष्ट करतात श्लोक ठरावा कारण मी नाशवंताच्या पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून या लोकात वेदामध्ये पुरुषोत्तम नावाने मी प्रसिद्ध आहे अशुव म्हणून मी अक्षरभावांच्या पलीकडे आहे अर्थात अश्वथ नामक मायामया संसार अतिक्रमण केल्याने आणि संसार वृक्षाचे बीजस्वरूप असलेल्या प्रकृतीपेक्षा उत्तम किंवा अतिशय उत्कृष्ट असा मी आहे अक्षर, आणि अक्षर यापेक्षा उत्तम असल्या कारणाने वेदामध्ये या लोक मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे भक्तजन मला याच नावाने जाणतात तर कवी माझ्या काव्यामध्ये माझ्या याच नावाचा प्रयोग करतात पुरुषोत्तम या नावानेच माझे वर्णन करतात याप्रमाणे संगीताला आत्मतवाला जाणतो त्याला मिळणाऱ्या फळाबद्दल सांगतात श्लोक एकोणीसावा हे अर्जुना जो ज्ञानी पुरुष प्रकारे पुरुषोत्तम असे जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व भावाने मलाच भजतो जो कोणी अज्ञानरहित पुरुषाने सुरुवातो की हा पुरुषोत्तम मी आहे तो सर्वज्ञ आहे म्हणून तो सर्वज्ञ म्हटला जातो हे अर्जुना सर्व भूतमात्रांमध्ये प्रतिष्ठित असलेल्या मी परमात्म्यालाच सर्व सर्वांचा आत्मा आहे असे समजून माझी भक्ती करतात या अध्यायामध्ये मोक्षरूप फल प्रदान करणारे भगवत तत्वज्ञान सांगून त्याची स्तुती करत आहेत अश्लोक विसावा निष्पार्जुना या प्रकारे अत्यंत गहन आणि गोपनीय शास्त्र मी तुला सांगितले ज्ञानवान आणि कृतार्थ होतो भाष्य गुह्यतमा सर्वात अधिक गोपनीय अर्थात रहस्यपूर्ण गुढ असे हे कोणते शास्त्र आहे सर्व शास्त्र असे म्हटले जाते परंतु या ठिकाणी स्तुती करण्याच्या निमित्ताने या पंधराव्या अध्यायाला शास्त्र असे संबोध संबोधण्यात आले आहे कारण या अध्यायामध्ये संपूर्ण गीताशास्त्राचा केवळ थोडक्यात परामर्श न घेता संपूर्ण वेदांच्या अर्थाच्या देखील मर्यादा कथन करण्यात आल्या आहेत या ठिकाणी असे सांगितले आहे की जो याला वेदज्ञ होय गीता पंधरा एक किंवा सर्व वेदांमध्ये जाणण्या योग्य योग्य असा आहे गीता पंधरा पंधरा हे निष्पाप असे हे परमगोपनीय शास्त्र मी कथन केले हे भारता आता सांगितलेल्या अर्थाने युक्त हे शास्त्र जाणून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो अन्य प्रकाराने असे होता येत नाही या ठिकाणचा अभिप्राय असा आहे की ज्याने जे करणे योग्य आहे ते सर्व त्याने केले आहे त्याला कृतकृत्य म्हणतात म्हणून श्रेष्ठ कुळात जन्म घेणारे ब्राह्मणांच्या मार्फत जे करण्यास उचित आहे ते भगवंतांचे तत्व आहे असे जाणून केले जाते दुसऱ्या कोणत्याही प्रकारे त्याची समाप्ती होत नाही असे म्हटले आहे की हे प्रथा समूर्ण संपूर्ण कर्मांचे समुदाय ज्ञानामध्ये समाप्त होतात गीता विशेषतः ब्राह्मण जन्माची पूर्णता आहे कारण याच्या प्राप्तीमुळे द्विजक कृतार्थ होतो दुसऱ्या कशानेही नाही मनुस्मृती तेरा बारा त्र्याण्णव हे भारता तू मी सांगितलेले हे परमार्थ तत्व श्रवण केले आहेसभा तू कृतार्थ झाला आहेस अध्याय पंधरावा समाप्त